स्कंध आठवा अध्याय बावीसावा पातकांच्या कर्माप्रमाणे नरक यातनांचे वर्णन नारद म्हणाले हे नित्यमुने कर्मभेद किती प्रकारचे आहेत ते मला सांगा कारण हे कर्मभेद यातनांची स्थाने प्राप्त करून देत असतात म्हणून त्याविषयी मी ऐकण्याची इच्छा करीत आहे श्री नारायण मुनी म्हणाले हे नारदा जो दुसऱ्यांचे वित्त स्त्री अपत्य हरण करतो तो पुरुष दुष्टबुद्धी असून तो नेमका यमाच्या दूतांच्या दृष्टीस पडतो नंतर ते यमदूत त्या दुर्बुद्धांनी मग त्याला भयंकर यमयात लावतात ला अखेर यातनांची पीडा देणारा असा जो तासमिस्र नावाचा नरक आहे त्यात त्याला पाठवतात त्या, त्या नरकात सर्व दूत पाशांनी युक्त असतात ते बद्ध पुरुषाला ताडण करतात भयंकर दंड करतात आणि त्याची अत्यंत निर्वत्सना करून त्याला घोर यातना भोगायला लावतात त्यामुळे प्राणी अगदी दीन होऊन जातो हे नारदा यानंतर तो अगदी स्परतंत्र असल्यामुळे त्याला मूर्छा येते जो पतीला फसून त्याच्या स्त्रीचा उपभोग घेतो त्याला यमाचे दास अंधतामिश्र नावाच्या नरकात टाकतात ते यमदूत जेव्हा त्या प्राण्याला त्या नरकात लोटतात तेव्हा तो अतिवेदना होत असल्यामुळे बेशुद्ध पडतो त्याची दृष्टिक्षीण होऊन जाऊन नाहीशी होते बुद्धी सत्वर नष्ट होते वनस्पतींची मुळे तोडल्यावर ज्याप्रमाणे ती वनस्पती निस्तेज होते तसे त्या प्राण्याचेही होत असते म्हणूनच त्या नरकाला प्राचीन लोकांनी अंधता मिश्र असे नाव दिले आहे ते योग्यच आहे भूतांचा द्रोह करून आणि हे माझे हा मी असे म्हणून जो प्रत्येक दिवशी कार्यलुलूप होतो आणि केवळ आपले कुटुंब पोचतो तो सर्व सोडून आपल्याच अशुभ कर्मामुळे प्राण्यांना भहावह असलेल्या रौरव नावाचा नरकात जातो त्याने पूर्वजन्मात प्राण्यांची हुंसाही केलेली असते ते रुरु होऊन त्याला परलोकी अतिशय त्रस्त करतात म्हणून तर सर्व विद्वानजन याला पुराणयज्ञ रौरव असे संबोधतात प्राचीन लोक सांगतात की रुरू हा प्राणी सर्वांपेक्षाही अत्यंत क्रूर आहे त्याचप्रमाणे तो महारौरव नावाचा नरकही तसाच भयंकर आहे जेव्हा प्राणी कर्माचे फल भोगू लागतो तेव्हा त्याला यातनाव्या रुरु त्या पुरुषाच्या देहाच्या हे नारदा जो पुरुष अत्यंत क्रूर आणि उग्रपणामुळे पशुपक्ष्यांच्या थयांचा पाप करतो त्याला त्या पुरुषाने मारलेल्या पश्वादिकांचे जेवढे रोम असतात ते सर्व मिळून जी संख्या होते तितकी हजार वर्षे कुंभीपाकामध्ये नेतात आणि तापलेल्या तेलात त्याला ते यमाचे दूध तळतात जो पुरुष माता पिता सामान्य जन, ब्राह्मण विद्वान यांच्याशी द्रोह करतो त्याला नरकात टाकतात सूर्य आणि अग्नि यांच्यापासून कालसूत्र नावाचा नरक निर्माण झाला आहे त्या नरकात त्या दोन्ही पुरुषाला पाठवतात तेथे तो भुकेने आणि तहाने अतून जळू लागतो आणि उष्णतेमुळे बाहेरूनही तप्त होऊ लागतो त्यामुळे त्याला काहीही सुचे नसे होते तो कधी बसतो तो कधी निसतो कधी उभाच राहतो तो कधी धावू लागतो इतर सर्वजणं त्याची फारच चेष्टा आणि अवहेला करतात हे नारदा कोणत्याही प्रकारचे संकट नसतानासुद्धा जो आपल्या वेदोक्त मार्गापासून ढळतो तो पाखंडी झालेला असल्याने त्या पापी पुरुषाला यमाचे भाट असिपत्र नावाच्या घोर नरकात टाकतात तेथे तो पुरुष गेल्यावर तेथील यमदूत त्याला वाद्यांनी भयंकर मारतात त्यामुळे तो हातावर हात आपटीत अतिशय शीघ्र गतीने इकडे तिकडे धावू लागतो तेव्हा दोन्ही बाजूला धार असलेल्या तलवारीच्या पात्यानी त्याला कापून टाकतात यमदूत त्याच्या सर्वांगाचे तुकडे करीत असताना तो ओरडू लागतो तो म्हणतो हाय हाय मेलू मेलू असे म्हणत असतानाच त्याला असह्य वेदना झाल्यामुळे तो एकसारखा मुर्चीत पडू लागतो असा अल्पज्ञान प्राप्त झालेला पुरुष आपल्या धर्मकर्माप्रमाणे नास्तिकपणाचे योग्य असे फल भोगत असतो आता हे देवर्षी जो राजा अथवा राजपुरुष अधमार्गाने वागून अयोग्य दंड करतो तसे ब्राह्मण तपस्वी इत्यादी द्विजांना अन्यायाने शरीर भोगायला लावतो त्याला यमाचे दूत सुकरमुख नावाच्या नरकात टाकतात तेथे अत्यंत बलाढ्य यमदूत असतात ते त्या राजपुरुषाचे अवयव उसाप्रमाणे पिळून काढतात त्यामुळे तो पुरुष अतिशय करुण होतो तो ओरडू लागतो अखेर त्याला भयंकर येते तो निशेष्ठ होऊन पडतो अशा प्रकारे त्याला अत्यंत वेदना होऊ लागतात आणि त्याला ते असह्य होऊन जाते ज्याची ईश्वराने रक्तपानादी रूपांनी उपजीविका केलेली असून जो दुसऱ्यांना नित्य पीडा करतो त्यांना अत्यंत द्रोहामुळे नियंत्रित होणाऱ्या अंधकूपात यमदूत घेऊन येतात त्या ठिकाणी अत्यंत क्रूर असे जंतू असतात तसेच भयंकर पशु, मृग पक्षी साप मत्सर उवा ढेकून इत्यादी जाती त्याचप्रमाणे मांश दंशक्षुक नावाने प्रसिद्ध असलेले सर्प इत्यादी सर्व प्राणी त्यांना अंधारातच सारखी पीडा देतात अखेर तो पुन्हा जंतूसारख्या वाईट जन्माला जातो जो विहित धर्माच्या मार्गाने आणि इतर पंचयज्ञांच्या योगाने मिळालेले असे सर्व धन आणि इतर साहित्य हे इतरांना वाटणी करून न देता स्वतःच खाऊन त्याचा उपभोग घेतो तो कावळ्यासारखा समजावा असे शास्त्र म्हणते असे त्या पापयाला क्रूर असे यमदूत कृमीभक्षण नावाच्या अत्यंत अधमना अशा नरकात फेकून देतात त्याच्याशी ते यमदूत क्रूरपणाने वागतात तेथे कृमीकुंड नावाचा नरक असून तो प्राणी स्वतः कृमी होऊन स्वतःला इतर कृमींकडून खावतो अशा या ने अशा या नरकात पडणाऱ्या प्राण्याने अतिथींना अन्न विभागून दिलेले नसते तसेच भूतबली न देता स्वतः सर्व भक्षण केलेले असते म्हणून तो तेथे पडतो जो संकटे नसतानाही कर्म करतो किंवा ब्राह्मणांचे अथवा इतर कोणाचेही सुवर्ण किंवा धन रत्ने इत्यादींचे हरण करतो त्याला यमाचे अनुयायी अग्निप्रमाणे तप्त आणि लाल झालेल्या लोखंडाच्या गोळ्यांनी भाजून काढतात हे नारदा जो चांडाल इत्यादी स्त्रियांशी गमन करतो किंवा जी या स्त्री याप्रमाणे अगम्य पुरुषाशी शरीरसंबंध ठेवते अशा त्या स्त्री पुरुषांना यमदूत परलोकी घेऊन गेल्यावर तेथे चापकाच्या वाद्यांनी मारतात त्या पुरुषाला यमदूत जळजळीत लोखंडाला लोखंडाच्या स्त्रीला आलिंगन द्यायला लावतात आणि त्या स्त्रीलाही लोखंडाच्या जळजळीत पुरुषाला आलिंगन देण्यास भाग पाडतात सर्व जातीच्या स्त्रियांशी गमन करणारा पुरुष पाप निर्माण करीत असतो त्या पुरुषाला यमदूत नरकात गेल्यावर शूलावर चढवतात तो शूल वज्रासारख्या काट्यांनी युक्त असतो जे राजे अथवा राजाचे अधिकारी पुरुष नास्तिक वृत्तीचा स्वीकार करून धर्माच्या नीती नियमांचे उल्लंघन करतात ते पुरुष मृत होऊन परलोकी गेल्यावर वैतरणी नदीमध्ये पडतात हे नारदा ही गोष्ट तू निश्चित समज ती नदी जणू नरकरूपी किल्ल्याचा खंदकच आहे त्या नदीत असलेले भयंकर जलचर प्राणी त्या पुरुषाला सदैव दंश करीत असतात पण हे नारदा इतक्या प्रकारे छळवणूक होऊनही ते सर्व क्लेश त्या पुरुषांना सहनच करावे लागतात कारण या यातना भोगत असता त्यांचा देहनाश होत नाही अथवा यांचा प्राण जात नाही कारण स्वतःच्या दुष्कर्मामुळे विष्टा मूत्र पू, रक्त केस अस्थि नखे मंस यापासून त्यांना सर्व बाजूनी त्रास भोगावा लागतो आणि वसा यांनी परिपूर्ण भरलेल्या नदीत ते बुडून जातात ज्या स्त्रियांचे व्यभिचारी पती अमंगलपणे निर्लज्जपणे आचार आणि नियम सोडून आणि पशुप्रमाणे आचरण करतात त्यातच जे मग्न होतात असे दुराग्रही लोक परलोकात गेल्यावर विष्ठा मूत्र कप रक्त यापासून मिळणाऱ्या केळसवाण्या गतीत जातात आणि घणेड्या श्लेष्मा मल यांनी भरलेल्या खड्ड्यात पडतात यमाचे अनुयायी तेथे जाऊन त्या पापी पुरुषांना ती घाण खाण्यास भाग पाडतात जे ब्राह्मण कुतरी आणि गाढवे यांचे स्वामी असतात आणि नित्य मृगयेची इच्छा करतात वेदाने सांगितलेल्या ठिकाणा वाचून इतरत्र जे प्राण्यांची हिंसा करतात जे अत्यंत धनसंचय करतात ते दुष्ट नराधम मृत झाल्यावर त्या त्यांच्या अनितीच्या कर्मगतीमुळे प्राप्त झालेल्या नरकात पडतात तेथे त्यांना यमाचे दूध तीक्ष्ण बाणाने टोचतात जे पुरुष अतिशय दांभिकपणा आणि अधमपणा करतात आणि त्या योगे यज्ञात पशूंची हत्या करतात त्यांना परलोकी गेल्यावर यमदूत विशस नावाचा घोर नरकात फेकतात तेथे ते अत्यंत दुस्सह अशा चापकाच्या वाद्यांनी त्यांचे शारीरिक प्रहार करतात तेथे अतिशय पीडा देतात कामव्यथेने पीडित होऊन जो द्विज सगोत्र स्त्रीच्या ठिकाणी समागम करतो त्या मूर्खाला परलोकात नेऊन यमदूत रेत कुंडात टाकतात त्यातील रेत पिवतात जे चोर आग लावणारे विष घालणारे वाटमारे असे असतात अथवा जे राजे आणि अधिकारी द्रव्याच्या इच्छेने गावे लुटून द्रव्य लुटतात असे पुरुष मृत झाल्यावर त्यांना यमाचे दूत कुत्र्यांच्या भक्ष्यस्थानावर नेतात तेथे अत्यंत अद्भूत असे सातशे कुत्रे आहेत असे शास्त्र सांगते ते कुत्रे अशा पुरुषांना सत्वर खातात हे नारद म्हणे या नरकालाच सार मेयादन असे नाव दिलेले आहे आता हे देवर्शी तुला मी अवीची आणि उरलेले नरक याविषयी सांगतो अध्याय बावीसावा समाप्त